ओळख माझा मित्र जंगलात राहणाऱ्या खारूताई आणि सशाची खूप गहिरी मैत्री होती खारूताई फारच बडबडी होती बद्दल सगळं काही तिला माहीत असावं लागे ससा अगदीच कमी बोलणारा कुठल्याही प्रश्नाचं तो सरळ उत्तर देतच नसे खारुताई अरे जरा थांब की इतक्या सकाळी गाणं म्हणत कुठं निघालायस ससा आपल्या नव्या मित्राशी खेळायला जातोय खारुताई हा कोण नवा मित्र ससा आहे कोणीतरी चार पायांचा तू ओळख की खारुताई अरे आपल्या सगळ्यांनाच चार पाय आहेत आत्ता समजलं तुला मला काही सांगायचंच नाहीये थांब आत्ता मीच ओळखते तो एक मोठा प्राणी आहे का ससा हो खारुताई तू हत्तीकडे चालला आहेस ना तोच तर सर्वात मोठा प्राणी आहे ससा मुळीच नाही माझ्या मित्राला सोंड नाही खारुताई मग गेंडा तुझा मित्र आहे का त्याला सोन नसते ससा नाही नाही माझ्या मित्राला शिंग पण नाही खारुताई असं होय मग तो नक्की उंट असेल त्याला चार पाय आहेत सोन नाही आणि शिंगही नाही ससा नाही माझ्या मित्राच्या पाठीवर उंसुटा पण नाही खारुताई मग कोण बरं असेल झेब्रा तर तुझा मित्र नाही ना ससा नाही माझ्या मित्राच्या अंगावर पट्टे नाहीत खारुताई तर मग अस्वल तुझा मित्र असेल त्याच्या अंगावर पट्टे नाहीत त्याच्या पाठीवर उंसुटा नाही आणि त्याला शिंग आणि सोन पण नाही ससा नाही ग माझ्या मित्राच्या अंगावर अस्वलासारखे दाट केस देखील नाहीत खारुताई असं काय तुझ्या मित्राच्या अंगावर रंग आहेत का ससा हो आहेत खारुताई तू काय बिबट्याला बेटायला निघाला आहेस की काय ससा नाही नाही तो तर मला खाऊनच टाकेल की माझ्या मित्राचे पंजे टोगदार नाहीत खारुताई आता ओळखणं अगदीच सोप्पं आहे तू हरणाकडे निघाला आहेस ना ससा नाही ग चल आता सांगतोस तुला त्याची मान लांब आहे खारुताई आत्ता समजलं तू जिराफाबद्दल बोलतो आहेस ना ससा तुला किती वेळ लागला ओळखायला आता तू पण ये माझ्याबरोबर माझ्या मित्राच्या पाठीवर बसून आपण जंगलात फिरून येऊया